पुस्तक मनुबा व चित्राणे चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण पाचवे संपतरायाचे लग्न संपत लग्नास तयार आहे ना होय मन मी माझी इच्छा तुझ्यावर लादीत आहे असं नाही परंतु इंदूमतीसारखी मुलगी मिळणं कठीण सा तिला येतं ती चांगला स्वयंपाक करते चांगली चित्रे काढते तिला शिवणं टिपणं कशीदा काढणं सा आर वास्ते किती छान व कविताई मने करते एवढी श्रीमंताची मुलगी परंतु आळस तिला माहीतच नाही तिला गर्व नाही कोणाला टाकून बोलत नाही दिसायला सुंदर तशी मनानं सुंदर संपत त्या मुलीचा तो अंत पाहू नकोस अधिक तांडल्यानं तुटतं झाडाला वेळीच पाणी मिळालं तर ते नीट जगतं वाढतं फुलाफळांनी संपन्न होतं परंतु झाडाची मुळं सुकून गेल्यावर कितीही पाणी घातलं तरी काय उपयोग इंदूमतीचा बाब आशेने इतकी वर्ष थांबला शेवटी त्रॅगाने दुसरीकडे कुठे मुलीला देऊन टाकेल मुलीला पुढे जन्माचं दुःख कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे मग सांग का येते झाला का निश्चय पित्याने विचारले बाबा लग्नाला मी तयार आहे तुमच्या इच्छेविरुद्ध मी नाही इतके दिवस तुमच्या मनाला त्रास झाला त्याबद्दल क्षमा करा परंतु काही कारणामुळे मी थांबलो होतो इंदूमतीच्या प्रेमाचीही परीक्षा होत होती आता तुम्ही ठरवाल तो मुहूर्त तुम्ही हाक मारलीत की मी उभा राहीन संपत म्हणाला संपतराय व इंदूमती यांचा विवाह ठरला मोठ्यांकडचे लग्न म्हणजे जणू साऱ्या गावाचे सारे लोक खपत होते मोठे मंडप घालण्यात आले ते मंडप सजवण्यात आले हंड्या झुंबरे वगैरे थाट होता आणि आमचा बनुबावा त्याने नवरदेवासाठी हळूहळ हाताने नाजूक तलम वसरे विनली त्याला भरपूर मजुरी मिळाली लहानग्या मुलीसाठी ती झाली लग्नाचा दिवस आला मोठा सोहळा झाला लग्न लागले वधू वरांनी माळा घातल्या बार वाजले वाजंत्री वाजली चौघडे वाजले रात्री मोठी वरात निघाली घोड्यावर बसून वधूवर जात होती चंद्रज्योती लावल्या जात होत्या मनोबाबा त्या लहान मुलीला वरात दाखविण्यासाठी उभा होता ती लहान मुलगी वरात बघत होती घोड्याकडे बोट दाखवत होती संपत रायाचे लक्ष त्या मुलीकडे गेले त्याच्या डोळ्यात पाणी आले आई वेळवी मुलगी अरे रे गावात मोठी मेजवाणी झाली झा अडून गावाला लाडू मिळाले परंतु मनोबाबा जेवायला गेला नाही त्याच्या घरी लाडू पाठविण्यात आले या लहान मुलीला सुंदर कपडे पाठविण्यात आले बाळ लेणे पाठविण्यात आले परंतु मनुबाबाने ते बाळ लेणे मुलीच्या अंगावर घातले नाही त्याने ते कपडे तिला चढविले नाहीत तो म्हणाला मी माझ्या श्रमाने पैसे मिळविन व बाळ करीन मी स्वतः सुंदर वस्त्र विनीन व त्याची अंगडी या मुलीला करीन लोकांची कशाला वधूवरा सर्व गावाने दुवा दिला वधूवरांचा नवीन संस्कार सुरू झाला इंदुमती आता आपल्या सासरी राहायला आली सासू नव्हतीच तीच आता घरधनी नव्हती घरात येताच तिने घरायला कळा आणली सारा वाडा तिने स्वच्छ झाडायला लावला कोळीश टक्के उडून गेली वाडा आरशासारखा झाला वरती दिवाणखाना होता त्यात मोठमोठ्या तसबिरी होत्या त्यांच्यावर खंडीबळ धूळ बसली होती इंदूमणे स्वतःची धूळ पुसून काढली तसबिरी प्रसन्न झाल्या दिवाणखाण्यात स्वच्छ बैठक घालण्यात आली शुभ्र असे लोड तेथे ठेवण्यात आले फुलदात फुलांचा गुच्छ ठेवण्यात आला दिवाणखाण्याला तेज चढले किती प्रसन्न आता प्रसन्न वाटतं पूर्वी या दिवाणखड्यात येऊ नये असे वाटे संपतराय म्हणाला स्त्रियांच्या हातात जादू आहे स्त्रियांच्या हाताचा स्पर्श होताच अमंगलाचं मंगल होतं मरणाचं जीवन होतं खरं ना इंदूमतीने हसून विचारले होय स्त्री म्हणजे सौंदर्य देवता स्त्री म्हणजे व्यवस्था स्त्री म्हणजे नीटनेटकेपणा स्त्रियांना घाणेडं आवडत नाही भांडी स्वच्छ ठेवतील घर स्वच्छ ठेवतील स्त्रियांशिवाय स्वच्छता कोण ठेवणार प्रसन्नता कोण निर्मिनार स्त्रियांशिवाय संसार निरस आहे तुम्ही संसारातील संगीत संसारातील माधुर्य पुरुष अव्यवस्थित असतो तुम्ही त्याच्या जीवनात व्यवस्था आणता त्याला वारेमाप जाऊ देत नाही आदळापट करू देत नाही इंदू खरोखरच तुझ्या हातात जादू आहे तुझा स्पर्श अमृताचा आहे संपतराय प्रेमाने म्हणाला घरात गडी माणसे आता वेळच्या वेळी कामे करीत पूर्वी त्यांना वाटेल तसे वागण्याचा तांब्रपट असे आता गड्यांना उजाडले नाही तो अंगण झाडावे लागे कारण हिंदुमती स्वतः सडाग आली सुंदर रांगोळी काढत असते सूर्यनारायण दारात उभे राहणार त्यांचं स्वागत नको का करायला सार स्वच्छ व पवित्र नको का असे ती म्हणे दिगंबर रायांना सुनेचा आटोक पाहून समाधान वाटले ते आता अशक्त झाले होते आपण फार दिवस जगू असे त्यांना वाटत नव्हते एके दिवशी संपत त्यांच्याजवळ बसला होता त्याला ते म्हणाले संपत मी आता दोन दिवसांचा सोपती या जगाचा आता विसर पडू दे देवाकडे माझं चित्त लागू दे तुला शेवटचे दोन शब्द सांगतो ध्यानात दर तुला शीलवती गुणवती रूपवती अशी पत्नी मिळाली आहे रत्न मिळालं आहे ते नीट सांभाळ तिला अनुरूप वाग, दोघांनी सुखानं संसार करा कोणाला दुखवू नकोस होईल ती मदत करीत जा सत्यानं रहा न्यायानं रहा आपल्याला श्रीमंती आहे ती गर्व करण्यासाठी नाही दुसऱ्याचे उपयोगी पडावं म्हणून आहे आपली संपत्ती म्हणजे गरीबांची ठेव ती त्यांना वेळोवेळी देत जा व्यसनात पडू नको आळशी राहू नको उद्योगात राहावं म्हणजे शरीर व मन निरोगी राहतं समजलं ना मला आता कसलीही इच्छा नाही तुमच्या दोघांचा जोडा पाहून डोळे कृतार्थ झाले तो ठक्सेन कुठं असेल देवाला माहीत परंतु नको त्याची आठवण जर कधी काही आला आधारासाठी आला तर त्याला जवळ घे कसाही झाला तरी तो तुझा भाऊ परंतु जपून वाघ पित्याचे शब्द ऐकता ऐकता संपचे डोळे भरून आले इतक्यात इंदूमध्ये टिकडून आली ती सासऱ्याचे पाय चेपीत बसली सासराने तिच्याकडे पाहिले तो म्हणाला इंदू तुझ्या हातात सार आहे हा संपत तुझ्या हाती दिला आहे त्याला सांभाळ त्याच्या जीवनाला घाण लागू देऊ नकोस त्याचा दिवाणखाना स्वच्छ केलास तिथं फुलांचे गुच्छ ठेवलेस तेतील तसबिरी लाडल्यास संपतच्या हृदयाचा दिवानखानाही निर्मळ ठेव तिथं भक्ती प्रेम दया पवित्रता यांचा सुगंध पसर समजलीस ना तू थोर मनाची आहेस आता मला काळजी नाही संपतची जीवन नौका तू नीट वल्लवून सुखी राहा एकमेकांची इच्छा सांभाळा ओडून धरू नको आपलाच एका चालवू नको एकमेकांविषयी शंका कधी घेऊ नका संशय मनात वाढू देऊ नये संशय मनात येताच तो निसरून घ्यावा मोकळेपणा असावा प्रेम हे मोकळे असतं प्रेम भीत नाही शंका आली विचारावी कधी भांडण झालं तर पुन्हा विसरा पुन्हा हसा जो आधी भांडण विसरून हसलेल तो खरा हसतेस का इंदू तुला समस्त सारं पण मला रहावत नाही म्हणून सांगतो दिगंबर रायांनी पुत्राचे व सुनेचे हात आपल्या हातात एकत्र घेतले नंतर त्यांनी त्यांच्या डोक्यावर आपला मंगल हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला संपत व इंदू दोघांचे डोळे भरून आले होते दोघांचे का तिघांचे डोळे भरून आले तिघांची हृदय भरून आली आणि दिगंबररायांची घटकाई भरत आले एके दिवशी दिगंबरराय देवाकडे गेले साऱ्या गावाला वाईट वाटले अनेक स्नेही सखे आप्त इष्ट समाचारासाठी आले हळूहळू दुःख कमी झाले संपतराय आता धनी झाला इंदूमती व तो दोघे सुखाने राहू लागली वडिलांप्रमाणे नीट कारभार चालवू लागली